नाम हाच भगवंताचा अवतार आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आह सुष्टांच रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीत सांगितल आह त्यावरून अस ठरत की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचही अस्तित्व असून त्या दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आह आजकाल पाहू गर दिसत की सुष्टांच अस्तित्व जवळजवळ दुर्मिळ झाल आहा म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाले आहेत मग अवतार तरी कोणासाठी कसा व्हावा याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे पूर्वी सद्भावना जिवंत होती पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते आता सद्भावनाच नाहीशी झाली आहे म्हणजे पायाच ढसाळला आहे तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही पूर्वी सद्भावना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती। पण स्थूल प्रकट कृती दुर्घटनाला स्थूलातून कार्य करणे जरूर होते आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलेही आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्भावना कशी उत्पन्न होईल हा आहे म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे म्हणजे जसा रोग तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने योजना सूक्ष्मातच केली पाहिजे वासना बदलायला वासने इतका जबरदस्त इलास पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे आहे ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्याअर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातला पाहिजे म्हणून नामावताराची आज गरज आहे प्रत्येक नामागणित त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच नाम घेणे हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे तेवढे केले की नाम आपले अवतार कार्य करून दाखवेल रामाची सर्वच आणि आकृती गोड मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे सर्व रामायणाचे सार राम नामात आहे आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे ते नामाकडे लावावे म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल मनाला रामनामाची सटक लागली आणि रामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला नामाने कलीची सत्ता नाहीशी होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही